श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे ना महात्म्य अध्याय चाळीसावा श्री गुरुदत्तात्रेयामहा योगज्ञ वेदधर्म मुनी शिष्याला सांगू लागले असावर प्राप्त करून आयुराजा स्वतःच्या राजवाड्यात आला राजा एवढा सुज्ञ असूनही त्याने पुत्रा काही मागितले नाही तरीही अर्थार्थी भक्त शेजान दत्तात्रेयांनी त्याला अनुरूप वर दिला भगवंताचीही युक्ती असते की कोणतीही भक्ती जडो ती क्रमाक्रमाने श्रेष्ठत्वाला पोचेल ज्याचा गाठी पुण्य नसते तो क्षुद्र देवताची भक्ती करतो परंतु त्यामुळे तो संसारात पडतो त्याची ये जा चुकत नाही जर या गोविंदाची सकाम भक्ती घडली तर उत्तरोतर उत्तर अधिकारी होतो व पुन्हा संसारात पडत नाही तो उत्तरोत्तर होतो या भक्तीचा महिमा थोर आहे असो तो राजा स्वभार्येला भेटून म्हणाला मी दत्तात्रयांची सेवा केली त्यांनी आपल्याला वर दिला असून आता तुला पुत्र होईल पुत्र पाहून आपण आता तरुण जाऊ असे म्हणून त्याने तिच्या हातात फळ दिले जो सर्व देवांचा प्रमुख पुण्य करणाऱ्यांना प्रसन्न होणारा आणि स्वभक्तांच्या सन्मुख असतो त्या दत्ताने हे फळ दिले आहे आता दत्ताचा प्रसाद झाला आहे पुत्राची चिंता नको हे फळभक्षण केल्यावर तुला पुत्र होईल कुळाचा विस्तार होईल असे राजाने सांगितले राणीने आनंदाने ते फलभक्षण केले मग पतीशी रममान होऊन ती गर्भवती झाली दत्तवाणी व्यर्थ होणार नाही भोग भोगून ती शयनाधीन झाली स्वप्नात तिला एक महापुरुषाचे दर्शन झाले त्याला चार हस्त जात केयूर व कंकणे झळकत होती असून त्याच्या कंठात मोत्यांचे हार व कानात कुंडली शोभत होती भक्तालाच दिसणारे हास्यमुखावर झळकत होते त्याच्या ते दशदिशात तळपत होत्या व मस्तकाच्यावर शेषछत्र विराजित होते शेषाचा अनंत फना तेजस्वी आणि रत्नांकित अशा मस्तकावर छत्राप्रमाणे शोभत होत्या त्याचा वर्दहस्त होता त्याने हसून राणीच्या हाती अमूल्य मोती दिला व दुधाने भरलेल्या शंखाने तिच्यावर प्रोक्षण केले ते दृश्य पाहून राणीला परमानंद झाला ती आश्चर्य पावली तोवर महापुरुष गुप्त झाला ते स्वप्न संपता असती जागी झाली स्वप्न पुन्हा पुन्हा आठवून ती दीनपणे स्वतःशी म्हणाली मी स्वप्नात पाहिले ते भगवंताचे रूप असावे काय ते एकाएकी का गुप्त झाले कळेना माझे पाप प्रचंड असेल म्हणून देव बाजूला झाला विषयांची आवड बाजूस ठेवून मी ज्याला बसते तो शेषशाही भगवान स्वप्नात दर्शन देऊन मग गुप्त का झाला राजपत्नी इंदुमती मनाशी असा खेद करू लागली इकडे तिकडे सर्वत्र पाहूनही ते रूप डोळ्याला न दिसल्याने पुन्हा पुन्हा ते आठवून ती आनंदीत झाली हा वासुदेवाचा प्रसाद असा विचार करून तिने आनंदाने ते स्वप्न आयुराजाला सांगितले व म्हणाली मला गोविंदाने दर्शन दिले ती पुढे म्हणाली जागी झाल्यावर ते रूप मला दिसत नाही स्वप्न ऐकून राजा आनंद पावला तो राणीला म्हणाला आता पुन्हा निजू नकोस तरच स्वप्नाचे फल प्राप्त होईल नाहीतर वाया जाईल कृपा करून देवाने स्वप्नात काय सूचना दिली आहे ते प्रातकाळी मुनिकडून समजेल स्वप्न चमत्कारिक समजून तू झोपू नकोस राजाचे सांगणे मान्य करून ती जागी राहिली व ते ध्यान करू लागली तोवर अरुणोदय झाला दोघांनी उठून स्नान केले प्रातकर्मे ओरकुण मंगल द्रव्यांना स्पर्श करून राजाने शौनकाला बोलावून त्यांना वंदन केले व प्रश्न केला ते मंगल जाणून सुहास्य वदनानी म्हणाले राजा हे स्वप्न उत्तम आहे सावधानपणे ऐक जी कामना करून तू दत्ताचे आराधना केलेस ती सफल झाली आहे असे मी निश्चयाने सांगतो तुझे भाग्य फार मोठे आहे फलभक्षणाच्या प्रभावाने राणीने गर्भधारणा केली आहे तुझी खटपट सफल झाली देवाचा अंश गर्भात आला असून आता तुला भाविक वैष्णव पुत्र होईल तो अतिशय तेजस्वी धर्म निपुण सोमवंशभूषण नारायणाप्रमाणे ख्यातनाम बलशाली व वेद वेत तो सज्जनांचा पालन करता होईल हुंडासुराला मारुन चक्रवर्ती हे नाव मिळविल सर्व गुणसंपन्नासा तो दयेने पंगू दीन अंध व पीडित यांचे पालन करील अग्नि चहूबाजूंनी गर्भाचे रक्षण करो त्याचप्रमाणे वरुण त्यांचे मृत्यूपाशापासून दहा महिने रक्षण करो हर्षयुक्त चित्ताने शौनकांनी आयुराजाला असे आश्वासन दिले मग त्यांची पूजा करून राजाने त्यांना बोळविले मुने सांगितलेले देवांनी जाणून पुष्पवृष्टी करून स्वर्गात उत्सव केला चांगले स्वप्न पडले असे देवांनी हर्षाने गायन केले त्याच क्षणी हुंडासूरूप या असुराची कन्या स्वर्गात गेली ती नंदन वनात खेळत असता ती असुरकन्या असल्याचे माहित नसलेला एक चारण दुसऱ्याला सांगत होता की आयुचा सूत हुंडा असुराचे हनन करणार आहे ह्या पूर्वीची हकीकत अशी की आयुराजा ज्यावेळी वनात तपाला गेला होता त्यावेळी हुंड नावाचा दैत्य भूमंडळात उपजला त्याने पृथ्वी जिंकून घेऊन सर्व देवांनाही जिंकले त्या दृ त्या जबरदस्तीने शुक अशोक सुंदरी हिला धरले तिनी त्याचा तिरस्कार करून त्याला शाप दिला की आयुचा पुत्र तुला ठार मारिल, तेव्हा त्याने तिला कारागृहात ठेवले हुंडासुराच्या कन्येने चारणांचे बोलणे ऐकले ती त्वरेने कांचन नगरीत आली व हुंडासुराला तिने ते वर्तमान सांगितले तो निश्चिंतपणे विश्राम करत होता धनुष्यबाण दूर ठेवून तो आनंदात मग्न होता ही वार्ता ऐकून तो मनात दचकला त्याला शोकसुंदरीचे शापवचन आठवले तेव्हा गुप्तपणे येऊन त्याने इंदुमती राणीचे अवलोकन केले तो तिचे टोकाला कृष्ण वर्णधारीले स्तन पाहून तो मनात भ्याला व म्हणाला हिची अवस्था बदलली आहे ही खात्रीने गर्भवती आहे तेव्हा ह्यावेळी प्रयत्नपूर्वक गर्भपात केला पाहिजे प्रसुत होण्यापूर्वीच हिचा पुत्र मारावा असा विचार करत आहे तोवर सुदर्शन चक्र दिसले ते त्वरेने एकसारखे राणी भोगती गरगरा फिरत होते ते पाहून त्याला थरथरा कापरे भरले दुरुण पाहत तो मनाशी म्हणाला कोणीतरी गुप्तपणे हिचे रक्षण करीत आहे स्वर्गात भूमीवर अथवा रसातळात माझ्यासारखा पराक्रमी दुसरा कोणी नसता ह्यावेळी हा कोण आला माझा प्रयत्न थकला हिचे तेज प्रात सूर्यासारखे दिसते तेव्हा हिच्या पोटी माझा घोर शत्रूचा आला असावा प्रयत्नपूर्वक ह्याचा प्राण घ्यावा तर हे सुदर्शन आड येत आहे माझी बुद्धी खुंटली शक्ती गळाली माझ्या आयुष्याची दोरी संपली म्हणून हा सामर्थ्यवान झाला तरीही मी प्रयत्न सोडू नये मरण टाळता आलेच नाही तर मग कोणाचा अपराध उद्योग करूनही जे घडत नाही तेथे दोष आहे असे कोण म्हणेल असा विचार करून हुंडासुराने तिला वाईट स्वप्ने दाखविली स्वप्नात तिला गर्भ मारून बाहेर पडल्याचे त्याला डोके नसल्याचे पोट भिन्न झाल्याचे असे दिसले इंदुमती एकाएकी दचकून भयभीत होऊन म्हणाली हे कोण ते वाईट चिन्ह दाखविते उत्तम वर मिळून मी गर्भवती झाले आता हे दुस्वप्न काय सुचविते अत्रिनंदनाचे स्मरण करून तिने प्रातकाळी उठून स्नान करून सूर्याला वंदन करून प्रार्थना केली हे दयासागरा सूर्या प्रभाकरा अभय देणाऱ्या दिवाकरा सूर श्रेष्ठा त्रिमूर्ते माझे हे दुःस्वप्न निवारून त्याचे सुस्वप्न कर मी तुला नमस्कार करते माझे मन प्रसन्न कर योगेश्वराने दिलेले हे फळ सफल होवो आणि हा बाळ सुखाने जन्माला येऊन आमची कुलवृद्धी होवो हे वाईट स्वप्न पाहून मी भिऊन तुला शरण आले आहे आमचे रक्षण कर तू आनंद देणारा आणि जगताचा प्रसविता आहेस अशी प्रार्थना करून राणी स्वस्त चित्त राहिली राणीला ते सुदर्शन दिसत नव्हते केवळ असुरालाच ते दिसे म्हणून तो तिला दुष्ट स्वप्ने दाखवी अग्निप्रमाणे तेजस्वी असे ते चक्र पाहून दैत्य भ्याला व आपले प्रयत्न निष्फळ होत असलेले पाहून दुःख करू लागला दैत्याचा माया प्रभावाने गर्भाचे पतन होईना कारण वरदान सफल व्हावे म्हणून अत्रिनंदन त्याचे रक्षण करत होता मग तो दुष्ट असुर आहार सोडून गुप्तपणे घात करण्याची संधी पाहू लागला मुनी ज्याचे ध्यान करतात तो दत्त स्वतः जागर्भाचे रक्षण करतो त्याचा घात कोण करील जो सुखस्वरूपाचा दाता त्या दत्ताला कोण व कसा ठकील असे कधीही घडणार नाही स्वतःचे प्रारब्ध न जाणल्याने हुंडासूर व्यर्थशीन पावला तोपर्यंत राणीचा गर्भ पूर्ण वाढला राजाने मंत्रज्ञ ब्राह्मण बोलावून पुंसवन केले त्याचप्रमाणे आनंदाने अन्वलोभन सीमंतोन्नयन केली व विष्णूबली केले वंशाचा विस्तार चांगला भावा ह्या आशेने राजाने संतोषाने ब्राह्मणांना विपुल द्रव्य दिले दहा महिने लोटले तरी राणी प्रसुत झाली नाही राजा चिंता करू लागला हे काहीतरी विघ्न असावे असे समजून तो विप्रांना म्हणाला जल मंत्रुन दिल्याने तिची सुलभ प्रसुती होईल ब्राह्मणांना राजाचे म्हणणे पटले त्यांनी अश्विनी चिंतन करून जल मंत्रुन दिले प्राशन करता सराणीची सुलभ प्रसूती झाली ते बालक अत्यंत तेजस्वी होते पाचही ग्रह परमोच्च स्थानी असून कोणत्याही ग्रहाचा असत नसता उत्तम योगावर पुत्राचा जन्म झाला सर्वेश्वराचा प्रसाद असा तो मध्यरात्री प्रकट झाला त्याच्या तेजाने दीप राजाला फार आनंद झाला योगेश्वराचे वरदान पुत्र रूपाने उपजता सर्वांच्या मनाला समाधान झाले आकाशात सूर्य जसा तो पुत्र भूमंडळात शोभू लागला त्यावेळी आयुराजा तेथे आला बाळाला पाहून तो आनंदित झाला व म्हणाला मी आता ऋणातून मुक्त झालो असा आनंदित होऊन त्याने स्नान करून ब्राह्मणांना बोलावून जातकर्म केले ब्राह्मणांना धन देऊन नांदी श्राद्ध करून सोन्याच्या चमच्याने त्याने बाळाच्या मुखास मध व तूप चाटविली हा अपूर्व लाभ झाला असे मानून त्याने रा, राजभांडार खुले करून विप्रांना धन लुटून नेण्यास सांगितले त्यांचे समाधान केले ज्योतिषांनी येऊन जन्मलग्न ग्रह, ग्रह योग पाहून राजाला सांगितले राजा नीट श्रवणकर एवढा चांगला राजयोगांनी कधी ऐकला नाही हा पुत्र आपल्या पराक्रमाने स्वर्गाचे राज्य घेईल असे दिसते चंद्राला फक्त सोळा कला असतात परंतु हा पुत्र चौसष्ट कला पारंगत होईल चौदा विद्या शिकून हा सर्वत्र कीर्ती मिळविल पूर्वजन्मीच्या पुण्यबलाने हा पुत्र झाला आहे हा प्रख्यात महावीर दाता व धार्मिक होईल हा सज्जनांचा रक्षक दुर्जनाचा शास्ता असा होईल परंतु बाल्यावस्थेत हा थोडा शोक देईल याच्या तोडीचा दुसरा कोणीही नाही हे वचन ऐकून राजाने ग्राम बक्षीस दिले स्वस्थ चित्ताने बसला असता राजाच्या मनात विप्राचे वचन स्मरले त्यामुळे त्याला किंचित खिन्नपणा आला शोकाचा योग न यावा ह्या हेतूने त्याने तत्काळ विप्रांना बोलावून अनुष्ठान करण्यास सांगितले तो पुढे म्हणाला ज्याने माझ्या माझ्या सर्व दोषांचे निवारण करून मला हा पुत्र दिला तो अत्रिनंदन माझ्या शोकाचे शमन करो माझा सर्व भार ज्याच्या चरणावर आहे तो देवराज श्री दत्त आपला वर सत्य करो मी सर्व भावाने ज्याचे चरण धरले आहेत त्याच्याकडून पुन्हा पुन्हा मी काय मागावी। मी सर्वांच्या हृदयात वास करत असतो असे त्याचे स्पष्ट आश्वासन आहे तो सर्वज्ञ व अंतरनिष्ठ आहे तोच सर्व कष्टांचे निवारण करील बाळ प्रत्येकवेळी मातेजवळ रडते मात्र माता प्रत्येकवेळी त्याला समजावते शांत करते त्याप्रमाणे आम्ही त्या भक्तवत्सला मोठ्याने साध घालू तोच आमचे रक्षण करू अशी राजना श्रीमत्परमंस प्रीवराजकाचार्यववासुदेवानंद श्रीमत श्री सरस्वती विरचि श्रीदत्त महात्म्यंशोध्याय श्री, श्री गुरुदेवत्तात्रेयापणमस्त श्री वल्लभी पत्ता ते आम